अध्याय तीनशे एकोणसाठावा उंच मृत्यु वाख्यान भीष्म सांगतात मग बरेच दिवस लोटल्यावर सूर्याची कामगिरी पूर्ण केल्यानंतर सूर्याने जाण्याची आज्ञा दिली ते वाहतूक नाग आपल्या घरास आला येताच त्याची स्त्री पाय धुवाव्यास पाणी वगैरे सामग्री घेऊन पुढे आली तेव्हा त्या साध्वीला पाहून त्या नागाने प्रश्न केला हे कल्याणी मी तुला पूर्वी शास्त्राला धरून देवता व अतिथी यांचे पूजनाविषयी जो संयुक्तिक विधी सांगून ठेवला होता तत्ल्य तुझे वर्तन आहे ना हे सुश्रोणी माझा वियोग होताच स्त्री स्वभावामुळे तुझी बुद्धी माझे विराने व्याकुळ होऊन मुलान होऊन तू हा धर्मरूप सेतू अपूर्ण राहू देत नाहीस नागस्त्री म्हणाली गुरुची शुश्रूषा करणे हा शिष्यांचा धर्म वेद धारण करने हा ब्राह्मणां धर्म स्वामी की आज्ञा पालने हा सेक धर्म प्रजे से पालन करने हा राजा धर्म व मात्राचे रक्षण करने हा क्षत्रिं का धर्म संगित है आतिथ्यपूर्वक यज्ञाधिक कर हा वैशां धर्म है व वरिष्ठ त्रिवर्गा शुश्रूषा करने हा शूद्रांच हो नागेन्द्रा सर्वभूतानी हितेच्छा करा गृहस्था धर्म आणि नियमित आहार करणे व अचूक व्रतनियम का पालन करणे हा धर्मसंबंधात इंद्रियांचा धर्म आहे मी कोणाचा मी कुठून आलो मी कोण आहे माझे येथे कोण आहे या प्रकारचा मनाशी शोध करीत राहणे हा संन्यासाचा धर्म आहे आणि पत्न्याज्ञा पती आज्ञा पालन हा भार्येचा परमश्रेष्ठ धर्म मानला आहे हे नागराजा तुझे उपदेशामुळे मला हा धर्म तत्वतः कळलेला आहे या प्रकारे स्वत मला धर्माचे रहस्य पूर्णपणे अवगत झाले असता आणि आपल्यासारखे धर्माविषयी निष्ठा बाळगणारे माझे पती असता मी मार्ग सोडून भलत्याच वाटेला कशी बरे जाईन हे महाभागा देवतांच्या परिचर्येत आपले पश्चात जरा देखील अंतर पडले नाही आणि अतिथी सत्काराविषयी तर मी निरलसपणे नित्य उभीच आहे आज हा ब्राह्मण आलेला सात आठ दिवस होऊन गेले मी पुष्कळ प्रार्थना केली पण तो आपला हेतू मला सांगतच नाही मात्र आपले दर्शनाची इच्छा करीत आहे आपल्या दर्शनाविषयी उत्कंठित होऊन हा व्रतशील ब्राह्मण गोमतीचे पुलीनाथ आसन मांडून सारख्या वेदाची पारायण करीत बसला आहे आणि हे नागेंद्रा त्याने मला सत्याची शपथ देऊन बजावून सांगितले आहे की नागेंद्र घरी येताच मजकडे पाठवून दे याकरता हे महाप्राज्ञा नागेंद्रा आपण तेथे जाऊन त्या ब्राह्मणाला दर्शन द्यावे हे नीट आहे अध्याय तीनशे साठावा उंच मृत्यू पाख्या नाग म्हणाला हे शुचिस्मिते हा जो ब्राह्मण तुला दिसत आहे हा कोण आहे केवळ मनुष्यजातीचाच प्राणी आहे का, का ब्राह्मणाचे रूप घेऊन कोणी देव आलेला आहे हे यशस्वी अशी शंकाला कारण की माझी भेट घेईल इतका समर्थ प्राणी कोण आहे आणि त्याहूनही मला भेटणेच असेल तर मला आज्ञापूर्वक निरोप देणारा असा असणे शक्यच नाही कारण हे कल्याणी आम्ही दिव्यगंधयुक्त नाग मोठे तेजस्वी व वीर्यशाली असून सुर अस व देवर्शी या सर्वांपेक्षा आम्ही तेजस्वी आहो आणि आमचे जे अनुयायी त्यांना आम्ही वंदनीय असून वर देणारेही आहोत विशेषत मनुष्याची तर आम्हाकडे दृष्टी करण्याचीही सोय नाही असा माझा समज आहे नागभार्या म्हणाली हे पवनाशना त्याचे सरळ वर्तनावरून मला असे वाटते की तो देव नसावा हे क्रोधना एक लक्षण मात्र मला त्याचे ठिकाणी निश्चित दिसते ते लक्षण म्हणजे आपल्याविषयी त्याची निश्चिम भक्ती पर्जन्यप्रिय तृषित चातक पक्षी ज्याप्रमाणे वर्षाबिंदूची वाट पाहत राहतो त्याप्रमाणे हा ब्राह्मण काहीतरी अन्य कार्य मनात धरून आपल्या दर्शनाची इच्छा करून बसला आहे देव करो आणि आपले दर्शन न झाल्यामुळे त्या ब्राह्मणाला काही अपाय न होवा कारण आपल्यासारख्या थोर कुलात येऊन अतिथीची सेवा न करणारा कोणीही आढळत नाही करता आपला स्वाभाविक संताप सोडून त्याला दर्शन देणे योग्य आहे कारण तसे न केल्यास ब्राह्मणाचा भंग होऊन आपण शापदग्ध व्हा कारण शास्त्राचा अभिप्राय असा आहे की कोणी राजा किंवा राजपुत्र याचेकडे कोणीही आशा धरून दुःखार्थ मनुष्य आला असता त्याचे अच्रुमार्जन न केल्यास त्या राजाला किंवा राजपुत्राला भ्रूण हत्येचे पातक लागते जो मौनव्रत पालन करतो त्याला ज्ञान प्राप्ती होते जो दान करतो त्याला महत्शप्राप्ती होते सत्यवचनी मनुष्यास वक्तृत्व सामर्थ्य येऊन स्वर्गामध्येही त्याचा गौरव होतो भूमिदान करणाऱ्याला त्या आश्रमाला अनुरूप अशी गती मिळते आणि न्यायाने द्रव्यार्जन करणाऱ्याला त्याचे त्या श्रेय मिळते धर्मवेत्यांना धर्मवेत्यांचा अस, समज असा आहे की जो कोणी आत्मकल्याणाची व दुसऱ्याला प्रिय आणि निर्लेप अशी धर्मक्रिया करतो तो कधीही नरकाला जात नाही नाग म्हणतो हे प्रिये माझे ठिकाणी हा जो तुला अभिमान दिसतो तो मी मोठा या आढ्यतेने आला नसून हा माझे सर्पजातीचा स्वाभाविकच दोष आहे परंतु हे साध्वी माझ्या चित्ताचे ठिकाणी उत्पन्न झालेला रोष तू आपल्या बोधाग्नीने साफ जाळून टाकला आहेस हे साध्वी क्रोधाहून अधिक, अधिक असा अहंकार दुसरा कोणताच नाही असा माझा अभिप्राय आहे आणि ही आमची सर्प जाती या दोषाविषयी विशेषच प्रसिद्ध आहे या क्रोधाचा तावडीत सापडल्यामुळेच प्रिय प्रत्यक्ष इंद्राचाही प्रतिस्पर्धी जो प्रतापी रावण त्याला रामचंद्रानं युद्धात मारली त्याचप्रमाणे आपल्या अंतःपुरातील कामधेनूचा वत्स भार्गवरामाने परत नेला ही बातमी कळताच ही दांडाई पाहून रागास चढलेले सहस्रार्जुनाचे पुत्र परशुरामावर चालून गेले असता परशुरामाने ते सर्व पुत्र व प्रत्यक्ष इंद्राशी समतोल असा राजा सहस्रार्जुन यालाही युद्धात आवेशाने यमसदरी पाठवले सारांश हे भार्ये आसा हा क्रोध तपाता शत्रु व कल्याण की हानि करोष आवरला है, तुझे है। हे विशालाक्षी तुझे सारखी गुणवती स्त्री माला मिला धन्य समझते आता हे है कल्याण तो ब्राह्मण जेथे बसला है त्यास थरीच त्या स्थळीच मी जातो आणि त्याचे जे काही म्हणणे आहे ते सर्व त्याने सांगितले म्हणजे त्याचे हेतूप्रमाणे तो कृतार्थ होऊन जाईल हे निश्चित समज ओमता अध्याय तीनशे एकसष्टावा उंचवृत्युपाख्या भीष्म सांगतात युधिष्ठरा याप्रमाणे बोलून तो नागपती जो निघाला तो त्याच ब्राह्मणाविषयी विचार करीत करीत व त्याचे आपलेपाशी काय एकतरी कर्तव्य आहे अशाविषयी तर्क करीत करीतच त्या ब्राह्मणाकडे गेला आणि त्या ब्राह्मणाची गाठ पडताच तो जात्या धर्मवत्सल नाग त्या ब्राह्मणास मधुरवाणीने म्हणाला हे भगवन मी आपली क्षमा मागून आपणाशी बोलतो की आपण मधवर रोष करू नये आपण येथे आला ते कोणा करता आणि आपले येण्याचे प्रयोजन काय ते मला सांगावे हे ब्राह्मण मी सर्वथा अनुकूल असून केवल विचारतो स्नेहाव विचारोमती निर्जल स्थली बसन को उपासना चाल ब्राह्मण सर्पश्रेष्ठा मेरा धर्मारण्य मनता पद्मनाभ नामक जो नागरिक भेटने साो है कारण मजे का माला त्याचे आप्तांनी असे सांगितले की तो अन्यत्र गेला आहे त्यावरून जातक जसा पर्जन्याची जातक जसा परजन्याची वाट पाहतो तशी मी त्याची प्रतीक्षा करीत आहे व निर्वेध मनाने योगनिष्ठ होऊन त्या नागाचे क्लेश दूर होऊन त्याचे कल्याण व्हावे या हेतूने वेदाचे पारायण करीत बसलो आहे नाग म्हणाला शाबास ब्रह्मण आपण मोठे साधू सज्जनवत्सल व सदाचरणी आहात हे महाभाग तर्क्याविषयी ज्या अर्थी आपण इतकी स्नेहबद्धी बाळगिता त्या अर्थी खरोखरच आपले वर्तनास नाव ठेवण्यास ना कशी जागाच नाही हे विप्रशे आपण ज्याचे वर्णन मनात धरले आहे तोच नाग मी आता आपले इच्छेस वाटेल त्याप्रमाणे मी आपले काय प्रिय करू त्याची मला आज्ञा करावी आपण येथे आल्याची बातमी मला माझ्या स्वजनांकडून कळली म्हणून मी आपणास भेटण्यास स्वतःहून निघून आलो हे द्विज आपण ज्या अर्थी मजकडे आला आहात त्यार्थी आज कृतकार्य होऊन परत जाल हे द्विज श्रेष्ठ आपण मजवर पूर्ण विश्वास ठेवा आणि आपली जी कोणती कामगिरी असेल ती मला निशंकपणे सांगा द्विज श्रेष्ठ तुम्ही स्वतःचे हित एकीकडे ठेवून माझे कल्याणासाठी येथे तपत बसला त्यार्थी आपण आपले गुणांनी आम्हा सर्वांस विकत घेतले असे समजा ब्राह्मण म्हणाला हे भुजंगमा मला काही एका गोष्टीचा अर्थ कळेना तेव्हा तो तुला विचारावा म्हणून मी तुझे दर्शन घेण्याची इच्छा धरून येथे आलो आहे हे महाभागा विषयांपासून परावृत्त होऊन जीवात्म्याचे विश्रांती स्थान जे ब्रह्म ते शोधून काढावे म्हणून मी उद्युक्त झालो परंतु माझ्या घराकडचा ओढ़ा सुटत आणि ग्रहवास हा घातक आहे हे मला पूर्ण असल्याने ग्रहवासात ही माझे धड लक्ष लागत नाही यामुळे मी कड़ून जरी ब्रम्होपासना करू म्हणतो तरी माझे चित्त झोके खात आहे तू चंद्रकिरणांप्रमाणे शीतल स्पर्श मनोहर स्वयंप्रकाश आणि जामधून यशरूपी किरण बाहेर फाकत आहे अशा गुणांनी विराजमान असल्यामुळे मी तुझ्याकडे आलो आहे या करता हे नागा मला उत्पन्न झालेला हा एवढा प्रश्न प्रथम उलगड नंतर मी माझे येण्याचे प्रयोजन सांगेल, ते ऐक ओम तपसत